वाल्मिकि रामायण कांड, सर्ग आठवा रामाच्या त्या वाक्याने संतुष्ट झालेला सुग्रीव आनंदीत होऊन लक्ष्मणाच्या त्या शूर ज्येष्ठ बंधूला म्हणाला खरोखर माझ्यावर देवतांची मोठी कृपा असली पाहिजे कारण आपल्यासारख्या गुणवान मित्र मला लाभला हे निष्पाप रामा तुझ्या सहाय्याने देवांचे राज्य सुद्धा हस्तगत करणे शक्य मग स्वराज्याची काय कथा म्हणून मी माझ्या बांधवांच्या आणि सुरुधांच्या अभिनंदनास पात्र आहे कारण राघव वंशज मित्र मला अग्निच्या साक्षीने मिळाला आहे मीही तुला अनुरूप असा मित्र असल्याचे हळूहळू पण श्रेष्ठ आत्मवान रामा तुझ्यासारख्या कृतनिश्चयी महात्म्यांचे प्रेम आणि धैर्य खात्रीने निश्चल असते सज्जन माणसे सज्जनांच्या बाबतीत आपले रूपे किंवा सोने आणि सुंदर भूषणे समायिकच मानतात मित्र धनवंत असो किंवा दरिद्री असो दुःख असो कि सुखी असो निर्दोषी असो अथवा दोषी असो तोच अंतिम आधार आहे हे निष्पाबा स्नेह जर धनाचा सुखाचा देशाचा त्याग करायला लावील इतक्या पात्रतेचा असेल तर मित्राकरता हे त्याग सुद्धा घडतात होय असेच आहे असे, असे रामप्रिय वाटणाऱ्या सुग्रीवाला म्हणाला मग इंद्राच्या कांतीप्रमाणे असणाऱ्या श्रीमान लक्ष्मणाच्या पुढ्यात बसलेल्या रामाकडे आणि महाबलवान लक्ष्मणाकडे पाहून सुद्र त्याच्यावर काही थोडी फुले होती पाने पुष्कळ होती आणि भोंग्याने तो शोभत होता हो त्याची एक पुष्कळ पाने असलेली सुरेख फांदी सोडून मोडून रामा त्याने पसरली आणि रामासह तो तीवर बसला ते बस ले ले फांदी ते फुले त्या बसलेले पाहून, सागरासारख्या प्रसन्न रामाला आनंदीत झालेला सुग्रीप सौजन्युक्त शुभवाणीने स्नेहपूर्वक हर्षाने अडखळत अक्षरे उच्चारित म्हणाला भावाने वाईट रीतीने वागवल्यामुळे आणि बायको हरण केली गेल्यामुळे भयाने ग्रस्त होऊन या ऋषमुख पर्वतावर मी दुःखी हंत करणाने असा फिरत आहे राघवालीने वाईट रीतीने वागून माझ्याशी वैर धरल्यामुळे मी असा त्रस्त भीतीग्रस्त आणि काही सुचे सर्व लोकांना अभय देणाऱ्या रामा वालीच्या भयाने व्याकुळ असलेल्या माझ्यावर अनाथावर तू सुद्धा कृपा करावीस असे सुग्री म्हणाला तेव्हा तेजस्वी धर्मज्ञ धर्मवत्सल काकुतस राम स्मित करून म्हणाला उपकार करणे हे मित्रत्वाचे फोल आहे अपकार हे शत्रुत्वाचे लक्षण आहे अपहार करणाऱ्या वध करतो महाभागा हे माझे धारदार टोकाचे बाण आहेत ते कार्तिकीय वनात उगवलेल्या शरांचे बनवलेले आणि सोन्याने भूषित असे कंक पक्षाच्या पिसाने झाकलेले इंद्राच्या वज्रासारखे उत्तम सरळ पेरी आणि अतिशय धारेचे टोक असणारे फुसफुसणारे सर्पासारखे हे बाण आहेत वाली नावाचा तुझा भाऊ ज तुझा करून रामा मी शोकाने दडपून गेलोय शोकाने व्याकुळ झालेल्यांचा तू आधार आहेस म्हणूनच तुला मित्र करून तुझ्या पुढे मी हा माझे दुःख ओकत हो आहे तुला आपला हात देऊन अग्नीच्या साक्षीने मी माझा मित्र केले तुम्हाला शपथ घेऊन तुला म्हणून विश्वासाने मी तुला ते नित्य माझ्या मनाला क्षीण करीत आहे अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्याने एवढे बोलून सद्गदीत झाल्यामुळे त्याला मोठ्याने बोलवेना नदीच्या लोंढ्याप्रमाणे येणारा अश्रूंचा लोंढा सुग्रीवाने रामापुढे धैर्याने आवरला रा। त्याने आशुरा वरले अपने शुभ नेत्र पुसलेश्वास टाको तो पुनः रामाला रामा, वाली ने मैं राजापस खाली ओढ़ले कठोर शब्द बोलून दांडग्या माला हकलून लने मे प्राणुन प्रिय भार्य हरण के लिए जे मजे मित्र होते बंधना टाकले राश कर यत्न करीत त्याने योजलेले पुष्कळ हे वानर मी मारून टाकले याच शंकेने पाहतास मी पुढे झालो नाही धोका असेल तेथे सहाय्यक म्हणून हनुमान हे जेवढे आहेत तेवढेच आहेत हे वानरच माझ्यावरच्या प्रेमाने माझे सर्वतोपरीक्षण करीत असतात जेथे जायच असेल तेथे माझ्याबरोबर येतात राहायच असेल तेथे माझ्यासोबत नित्य राहतात हे रामा मी तुला संक्षेपाने सांगितले विस्ताराने तुला कशाला सांगत बसू तेमा तो माझा ज्येष्ठ भ्राता वाली ज्याचा पराक्रम अतिशय प्रसिद्ध है त्याचा नाश झाला तरी मला दुःख होईल पण ते मागवून नष्ट होईल माझे जीवित आणि माझे सुख त्याच्या नाशाशी संबंधित आहे माझ्या शोकाचा परिहार कशाने होईल ते शोकाने व्याकुळ असलेल्या मी तुला सांगितले दुःखी असो सुखी असो मित्राला आपला मित्र हा शेवटी आधारणा हे शब्द ऐकून राम सुग्रीवाला म्हणाला हे तुमचे वैर कोणत्या कारणाने निर्माण झाले ते मी थोडक्यात ऐकू इच्छितो कारण माझा राग बलवत्तर आहे तुझा अपमान झाल्याचे ऐकल्याने तो वाढेल माझ्या हृदयाला पावसाळ्यातील पाण्याच्या वेगाप्रमाणे तो हलवून सोडील मी धनुष्य चढवीपर्यंत आनंदीत अंतकरणाने विश्वासपूर्वक तुम्हाला सांग सोडला की शत्रू मेला महात्मा रामसे बोला तेव्हा सुग्रीवाला आणि चारी वानरांना अतिशय हर्ष झाला मग आनंदी मुद्रेने सुग्रीव लक्ष्मणाच्या त्या ज्येष्ठ बंधूला वैराचे दे मूळ कारण होते ते सांगू लागला किशकिंधाकांडाचा आठवा सर्ग समाप्त